पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद भव्हाणकर तंत्र तिसरे काकोलुकीय कथा चौथी एका गावात मित्र शर्मा नावाचा एक अग्निहोत्री ब्राह्मण राहत होता माघ महिन्यातल्या एका दिवशी मंद, मंद वारा वाहत असताना आणि ढगांनी आकाश व्यापून जाऊन तुरडक तुरडक पाऊस पडत असताना मित्र शर्मावच्या आपल्या एका यजमानाकडे गेला आणि म्हणाला या अमावस्थेला मी यज्ञ करणार आहे यज्ञात बळी देण्यासाठी मला बोकड दे यज्ञात मारण्याला योग्य असा एक पुष्ट बोकड त्याला दिला ब्राह्मणाने तो बोकड कुठे पळून जाईल या भीतीने त्याला खांद्यावर घेतले व तो आपल्या घराकडे निघाला तो बोकडाला घेऊन चालला असता बोकेने व्याकुळ झालेल्या तीन धोर त्याला पाहिले ब्राह्मणाच्या खांद्यावर त्या पुष्ट बोकडाला पाहून ते आपापसात आप कुजबुजू लागले हा बोकड आपणाला खायला मिळाला तर पोटात उभ येऊन रात्रीच्या कडक थंडीपासून थोडे तरी संरक्षण होईल तेव्हा कोणत्या तरी आपण तो बोकड पडविला पाहिजे मग त्यांनी एक वेळ करचला आणि त्यापैकी एक जण वेषांतर करून ब्राह्मणापुढे येऊन त्याला म्हणाला अहो अग्निहोत्री महाराज आज आपण हे काय आरंभले आहे आपली बुद्धी तर नाही ना पवित्र अशा कुत्र्याला आपण खांद्यावरून नेत आहात ही हसण्यासारखी गोष्ट नाही का कुत्रा कोंबडा आणि चांडाळ यांनी स्पर्श केला तर विकाळ मानतात त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण रागाने म्हणाला काय अनुया हा काय तुम्ही चांगला भोकड आहे आणि तुम्ही म्हणता कुत्रा आहे म्हणून तो धूर्त म्हणाला ब्राह्मणा उगाट रागावू नकोस तुला पाहिजे ते कर ब्राह्मण आणखी काही अंतर चालून जातो तोच दुसरा धूर्त पुढे येऊन त्याला थांबवून म्हणाला अहो ब्राह्मण महाराज उगाच कशा, कशाला एवढा त्रास घेता कितीही प्रिय असले तरी मेलेले वासरू स्वतः थांब्यावरून वाहून देणे योग्य नाही मेलेला पशु अगर मेलेला माणूस यांचा स्पर्श झाल्यावर पंचभव्याने अगर चांद्रायण विधीने प्रायश्चित्त घ्यावे असे म्हणतात ब्राह्मण रागाने म्हणाला आंध्रात दिसतोस मी मेलेले वासरू कधीतरी थांद्यावरून नेईन का धूळ तर ब्राह्मणा रागावू नकोस मी कदाचित रागाने असेन तुला पाहिजे ते कर ब्राह्मण आणखी काही अंतर चालून जातो तो तिसऱ्या धुर्ताने त्याला हटकले आणि तो म्हणाला ब्राह्मणाने गाडवाचे पोर खांद्यावरून नेणे योग्य नाही तुम्ही त्याला खाली टाकून द्या हळद रोहा न करत जरी गाडवाचा स्पर्श झाला तरी सचैल स्नान केले पाहिजे असे धर्मशास्त्र सांगते तर आणखी कोणी पाहत नाही तोच त्याला टाकून द्या ब्राह्मण मनात भागरला हा काहीतरी केटकाचा प्रकार असला पाहिजे अशी भीती वाटवून त्याने खांद्यावरचा बोकड खाली टाकून दिला आणि तो गर्दीने घरी निघाला तो गेल्यावर ते, तो ते मारून त्यावर गोष्ट संपून सचिव म्हणाला म्हणून म्हणतो की मनुष्य कितीही गडवान अगर ढोरचा असला तरी त्यालाही फसवणारे लोक या जगात असतातच बाबा रे नोकरीला ठेव ठेवलेल्या उल, नवीन नोकराचा विनय वा नम्रपणा पाहुण्याचे गोडबोलणे यांनी न फसणारा माणूस विरळात क्षुद्र असल्या तरी संख्येने ओठ्या असल्यामुळे मुंग्याही नागराजाला मारू शकतात हे कसे मेघवर्णाने विचारले स्थिरजीवी म्हणाला ऐकत